पुस्तक जातीभेद निर्मूलन लेखक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वाचक विद्या पाटील समाजवादी लोकांच्या या मतामध्ये एक चुकीचा युक्तिवाद दडलेला आहे युरोपमध्ये आज मितीस आर्थिक शक्ती वरचढ झालेली आहे परंतु हेच भारताबद्दल आणि प्राचीन युरोपाबद्दलही पूर्ण सत्य आहे असे ते समजून चालतात धर्म सामाजिक दर्जा आणि संपत्ती या अशा शक्ती आहेत की त्यांच्यामुळे माणूस दुसऱ्याच्या स्वातंत्र्यावर कुरघोडी करीत असतो यातील एक शक्ती एका काळात वरचड असेल तर दुसरी दुसऱ्या काळात वरचड असते इतकाच काय तो फरक जर स्वतंत्रता आदर्शभूत असेल एका माणसाच्या दुसऱ्या माणसावरील वर्चष्मा नष्ट करणे म्हणजे जर स्वातंत्र्य असेल तर आर्थिक सुधारणा म्हणजे केवळ एकांगी सुधारणा होईल काही समाजामध्ये कधी ना कधी ज्या आणि सामाजिक शक्ती वरचड झालेल्या दिसतात त्या आवश्यक सुधारणा म्हणून सामाजिक आणि धार्मिक सुधारणांचा स्वीकार करायलाच हवा अशा तऱ्हेने भारतीय समाजवाद्यांनी स्वीकारलेल्या इतिहासाचे आर्थिक भाष्य या सिद्धांतावरही कोणी हल्ला करू शकतो परंतु संपत्तीच्या समान वाटणीला सर्व प्रकारच्या सुधारणांपेक्षा अग्रस्थान मिळावे असे जे समाजवादी लोकांचे म्हणणे आहे त्यांच्या समर्थनासाठी इतिहासाच्या आर्थिक स्पष्टीकरणाचे फारसे महत्व नाही हे मी जाणून आहे तरीही समाजसुधारणा घडवून आणण्याच्या आपण आर्थिक समता घडवून आणू शकतो का भारतातील समाजवाद्यांनी हा प्रश्न विचारात घेतलेला आहे असे दिसत नाही त्यांच्यावर अन्याय करावा अशी माझी इच्छा नाही एक प्रमुख समाजवाद्याने माझ्या मित्राला काही दिवसापूर्वी लिहिलेल्या एका पत्रातील उतारा मी खाली देत आहे त्यात त्यांनी लिहिले होते जोपर्यंत भारतामध्ये एका वर्गाकडून दुसऱ्या वर्गावर अत्याचार होत आहेत व त्यांना वाईट वागणूक दिली जात आहे तोपर्यंत येथे आपण स्वतंत्र समाजवादी समाजाची उभारणी करू शकू असा मला विश्वास वाटत नाही समाजवादी आदर्शावर माझा विश्वास असल्यामुळे अनिवार्यपणे माझे असे निश्चित मत झालेले आहे की सर्व वर्गामध्ये आणि जनसमूहामध्ये पूर्णता समता असावी समाजवाद हाच या सर्वांवर आणि इतर समस्यावरील खरा तोडगा आहे असे मला वाटते निरनिराळ्या वर्गामध्ये म्हणावे हे पुरेसे आहे काय हा विश्वास पुरेसा आहे असे म्हणणे म्हणजे समाजवादाच्या गर्भित अर्थाविषयी पूर्णता अज्ञानी असल्याने प्रगट करणेच होय जर समाजवाद हा प्रत्यक्षात आणण्याची योजना असेल आणि केवळ एक कल्पनामय अंधुक आणि कधीच हाती नेणारी वस्तू नसेल तर एखाद्या समाजवाद्याचा समतेवर विश्वास आहे की नाही हा प्रश्न सुरत नाही त्याच्यासमोर असलेला प्रश्न असा की एक वर्ग दुसऱ्या वर्गावर समाज रचनेमुळे असो की एखाद्या तत्वामुळे असो अत्याचार करतो व वाईट वागणूक देतो याचा त्याच्या मनावर परिणाम होतो काय आणि अशा रीतीने एक वर्ग दुसऱ्या वर्गापासून विभक्त होण्याची क्रिया त्याला मान्य आहे काय माझ्या मताच्या स्पष्टीकरणासाठी समाजवाद प्रत्यक्ष उतरवण्याच्या कल्पनेत अंतर्भाव असलेल्या गोष्टीची मी पृथककरण करतो समाजवादी लोकांना अभिप्रत्त असलेली आर्थिक सुधारणा क्रांतीच्याद्वारे राज्य सत्ता हस्तगत कल्याशिवाय घडून येऊ शकत नाही हि उघड आहे ही शासन कामगार वर्गाच्याच ताब्यात आली पाहिजे माझा प्रजला प्रश्न असा की ही क्रांती घडवून आणण्यासाठी भारतातील कामगार वर्ग संघटित होईल काय अशी कोणती प्रेरणा आहे की जिच्यामुळे ते संघटनेस प्रवृत्त होतील मला तर असे वाटते की इतर परिस्थिती जर समान असेल तर केवळ एकच गोष्ट माणसाला अशी कृती करण्यास प्रवृत्त करते आणि ती म्हणजे ज्या दुसऱ्या माणसाशी ती सहकार्य करतो त्याच्यासंबंधी त्याच्या मनात बंधुत्वाची समतेची आणि विशेष म्हणजे न्यायाची भावना असते क्रांतीचा विजय झाल्यानंतर जात किंवा पंथ यांचा तरतम भाव मनात न आणता आपणाला समतेची वागणूक मिळणार आहे याची निश्चित जाणीव लोकांना असल्याशिवाय केवळ आर्थिक समतेसाठी क्रांतीच्या संघटनेस लोक येऊन मिळणार नाही क्रांतीचा पुढाकार घेणाऱ्या समाजवाद्याने माझा जातीपातीवर विश्वास नाही असे अभिवचन देणे पुरेसे होणार नाही अशी माझी खात्री आहे या आश्वासनाला अधिक खोल पाया असावा लागतो म्हणजेच देशबांधवांच्या मनात परस्परसंबंधी व्यक्तिगत समता आणि बंधुभाव सचेतन असावा लागतो भारतातील निर्धन लोक जात आणि पंथ उच्च आणि नीच अशा प्रकारचे कोणतेही भेद मनात नाहीत असे आपण म्हणू शकतो काय अशी जर वस्तुस्थिती आहे तर अशा प्रकारच्या कामगार वर्गाकडून श्रीमंतांच्या विरुद्ध संघटनेची कसली फळी उभारली जाण्याची आपण अपेक्षा करू शकतो या कामगार वर्गाने संघटनेची फळी उभारली नाही तर मग क्रांती कशी घडून यावी युक्तिवादासाठी गटकाभर असे समजा की दैवाच्या क्रांती कशी घडून आली व समाजवादी शासन सत्तेवर आले तो त्यांना भारतीय समाज रचनेत रूढ असलेल्या विशिष्ट समस्यांना तोंड द्यावे लागेल की नाही भारतामध्ये भारतीयात परस्पर द्वेषाची भरावणा भरलेली आहे या भावनेने निर्माण केलेल्या समस्यांशी तोंड दिल्याशिवाय भारतात समाजवादी शासन एक क्षणभरसुद्धा टिकू शकेल असे मला वाटत नाही जर समाजवादी केवळ गोडगोड भाषा वापरण्यावर समाधानी नसतील आणि त्यांना समाजवाद खरोखरच प्रत्यक्षात उतरवायचा असेल तर समाज सुधारणाही पायाभूत असून तीपासून पळून जाणे शक्य नाही हे त्यांनी मान्य केलेच पाहिजे भारतात प्रचलित असलेली समाजव्यवस्था अशी आहे की समाजवाद्याला तिच्याशी टक्कर घेतल्यापासून गत्यंतर नाही असे केल्यापासून त्याची क्रांती काही त्याला साधता येणार नाही आणि सुदैवामुळे क्रांती यशस्वी झाली आणि त्याला जर आपले ध्येय खरोखरच प्रत्यक्षात आणावायचे असेल तर त्याला हा प्रश्न हाताळावाच लागेल हे माझे विधान निर्विवाद आहे असे मला वाटते क्रांतीच्या आधी त्याने जाती धरल्या नाहीत तर क्रांतिनंत जातींचा हिशेब करणे त्याला भाग पडल्या वाचून राहणार नाही दुसऱ्या पद्धतीने सांगायचे म्हणजे तुमच्या आवडीप्रमाणे कोणत्याही दिशेला पळा जातीचा राक्षस तुमचा रस्ता रोधून बसला आहे या राक्षसाला ठार मारल्याशिवाय तुम्हाला राजकीय सुधारणा किंवा आर्थिक सुधारणा कधीही प्राप्त होऊ शकत नाही आज सुद्धा जातीभेदाला समर्थक लाभलेले आहेत ही मोठ्या दुःखाची गोष्ट आहे समर्थनाचे अनेक प्रकार आहे जातीव्यवस्था म्हणजे केवळ श्रमविभाजनाचे दुसरे नाव असून ज्या अर्थी श्रमविभाजन ह प्रत्यक्भ्य समाजाचे आवश्यक अंग आह त्या अर्थी जाती संस्थम वाईट असही नाही असा युक्तिवाद करून तिचंमर्थन कलि जात आता या मताच्या विरुद्ध प्रथम आक्ष असा की जाती संस्था हक्वळ श्रमविभाजन नव्हे त्रमिकाचुद्धा विभाजन आह सुसंस्कृत समाजाला निःसंशयपण श्रमविभाजनाची आवश्यकता असत परंतु श्रमविभाजनाबरोबरच श्रमिकांच इतक अभंग व अस्वाभाविक गट कोणत्याही सुसंस्कृत समाजात नाही जातीभद्दी श्रमविभाजनापेक्षा पूर्णतः वेगळी असलेली श्रमिकांचे गट निर्माण करणारी संस्था तर आहेच पण याशिवाय ती श्रमिकांच्या गटांच्या एकाच्यावर दुसरा दुसऱ्याच्यावर तिसरा याप्रमाणे जन्मजात प्रतवारी लावून देणारी संस्था आहे दुसऱ्या कोणत्याही देशात श्रमविभाजनाला कशा श्रमिकांचा दर्जा चिकटवून दिलला नाही जाती या मतावर आक्षप घेण्यासारखा आणखी एक तिसरा मुद्दा आहे, हे श्रमविभाजन उत्स्फूर्त किंवा मनुष्याच्या स्वाभाविक कलावर आधारल नाही एखाद्या व्यक्तीला आपला उद्योगधंदा निवडण्यास मदत व्हावी म्हणून त्याच्यामध असलख्खा सुप्त शक्तीची वाढ करून ती त्याच्या लक्षात आणून दामाज आणि व्यक्तीच्या कार्यक्षमतेच्या दृष्टीन अत्यंत आवश्यक असत जाती संख्यमधि उद्योग त्याच्या बाबजाद्यांचा समाजातील दर्जा पाहून आणि त्याच्या स्वतःच्या व्यक्तीगत कार्यक्षमतेचा कसलाही विचार न करता आधीच नेमून देण्याचा प्रयत्न करण्यात येतो यामध्ये वरील तत्वांचा पूर्णता अधिक शेपत झालेला आहे आणखी एका दृष्टिकोनातून पाहिले असता जाती संस्थेमुळे निर्माण झालेली उद्योगाची ही प्रत्वारी अत्यंत विघातक आहे असे दिसून येईल उद्योगधंदे कधीही स्थिर स्वरुपाचे नसतात त्यामध्ये जलद आणि आकस्मिक बदल घडून येत असतात अशा बदलाबरोबर आपला उद्योग बदलण्यासाठी मनुष्य मोकळा असला पाहिजे अशा तऱ्हेचा बदल करून नवीन परिस्थिती जुळून घेण्याचे सामर्थ्य असल्याशिवाय त्याला आपल्या चरितार्थासाठी जरुरीती साधनसामग्री मिळविणे अशक्य होऊन बसले तरी त्याचा तो वंश परंपरागत धंदा नसल्यामुळे जाती संस्था त्याला मान्यता देणार नाही जातीने निर्धारित उद्योगाऐवजी दुसरा नवीन उद्योग करण्यास एखादा हिंदू तयार नाही व त्यामुळे त्याच्यावर उपासमारीची परिस्थिती ओढवली आहे असे जर कुठे दिसून आले तर त्याचे कारण जाती संस्थेतच आढळेल धंद्यामध्ये हेरफेर करण्यास मनाई केल्यामुळे देशातील बकारीचे जात हे प्रमुख कारण होऊन बसले आहे, श्रम विभाजनाचा एक प्रकार या नात्यानेही जाती संस्थेत गंभीर स्वरूपाच दोष आह जातीपातींनी निर्माण कलि श्रमविभाजन आवडीनिवडी पाहून कलि विभाजन नव्हे व्यक्तीच्या भावना त्याची आवड यांना तिथ स्थानच नाही तैववादाच्या तत्वावर आधारल आहा सामाजिक क्षमतेचा सा विचार करताना आपणास ही गोष्ट लक्षात घेतलीच पाहिजे की आजच्या औद्योगिक पद्धतीने जे भयानक स्वरुपाचे दुःख आणि दारिद्र्य निर्माण केले ते आज अनेक लोकांना नरावळीचा धंदा पत्करून जे दुःखपूर्ण जीवन जगावे लागत आहे त्याच्या तुलनेत फिके आहे असे काम नेहमी त्यांच्यात कंटाळा घृणा आणि काम निर्माण करीत असते हिंदूंनी नी ठरविलेले अनेक धंदे भारतात आहेत असे धंदे करणाऱ्यांचा ते तिरस्कार करतात त्यामुळे धंद्याचा त्याग करण्याकडे त्या त्या धंदेवाईकाचा कल दिसून येतो अशा धंद्यांचा त्याग करून त्यापासून अलिप्त व्हावे असाच त्यांचा सतत कल दिसून येतो हिंदू समाजाने या धंद्यांवर कलंकित आणि घृणास्पद असल्याचा शिक्का मारून ठेवला हेच त्याचे कारण होय म्हणूनच हे धंदे करणारे लोकही तिरस्कृत ठरतात ज्या पद्धतीत माणसाचे हृदय आणि मनही कार्यप्रवाण नाही त्या पद्धतीपासून कार्यक्षमतेची कोणती अपेक्षा करणे शक्य आहे म्हणूनच एक आर्थिक संस्था या दृष्टीने जात ही एक घातकी संस्था आहे कारण तिच्यामध माणसाची नैसर्गिक शक्ती आणि मनोवृत्ती सामाजिक नियमांच्या जकडीत गुदमरून जाते, काहींनी जातीभद्दाच्या संरक्षणासाठी जीवशास्त्ररुपी खंदक खोदल आहा असत की वंश आणि रक्ताच्या शुद्धतच रक्षण करण हा जातीमागील हेतू आह शुद्ध वंशाच लोक सध्या जगाच्या पाठीवर कोठही अस्तित्वात नसून जगाच्या सर्व भागात मिश्र वंशाच लोक आह अस सध्या वंशशास्त्रीय पंडितांचे म्हणणं आहा आणि मुख्यतः भारतातील लोकांची हीच दशा आहे श्री डी आर भांडारकर यांनी आपल्या हिंदू लोकातील विदेशी मूलतत्वे या निबंधात म्हटले आहे की विदेशी वंशाचे मिश्रण झाले नाही अशी जात किंवा वर्ण कदाचितच असावा विदेशी रक्ताचे मिश्रण येथील राजपूत मराठा इत्यादी लढवय्या जातीतच नव्हे तर आपण विदेशी रक्त मिश्रणापासून मुक्त आहोत अशा भ्रमात मशगूल असलेल्या ब्राह्मणांचा वर्णसुद्धा विदेशी रक्ताची भेळसं झालेला आहे वंशाचे मिश्रण होऊ नये म्हणून किंवा रक्ताची शुद्धता रहावी म्हणून जाती संस्थेचा उगम झाला असे म्हणता येणे शक्य नाही वस्तुता भारतातील जाती व्यवस्था वेगवेगळ्या वंशातील रक्त आणि संस्कृती यांचे मिश्रण झाल्यानंतर अस्तित्वात आले जातीभेद म्हणजे वंशभेद होत असे समजणे आणि वेगवेगळ्या जाती म्हणजे वेगवेगळे वंश होत असे मानणे वस्तुस्थितीचा आडमोठा विपर्यास करणे होय मद्रासच्या आणि पंजाबच्या ब्राह्मणामध्ये असे कोणते वंशीय सादृश्य आहे मद्रासच्या आणि बंगालच्या असशांमध्ये असे कोणते वंशीय भेद आहे मद्रासचा ब्राह्मण आणि मद्रासचा परिया यामध्ये असा कोणता वंशीय भेद आहे पंजाबी ब्राह्मण आणि पंजाबच्या चांबारामध्ये असा कोणता वंशीय आहे मद्रासचा ब्राह्मण आणि मद्रासचा परिया यामध्ये अशी कोणती वंशीय आहे पंजाबचा ब्राह्मण वंशदृष्ट्या पंजाबचा चांबार ज्या घराण्यातला आहे त्याचाच एक वंशज आहे आणि ज्या घराण्यातील मद्रासचा पर्याय आहे त्याच घराण्याचा वंशज मद्रासचा ब्राह्मण आहे जाती व्यवस्था वंशभेदाची परिसीमा दर्शवित नाही जातीभेद हे एकाच वंशाच्या लोकांचे पाडलेले सामाजिक विभाग होत तथापि हे वंशभेद होत असे घटकाभर गृहित धरून कोणी विचारू शकतो की वेगवेगळ्या जातींना परस्परात मिश्रविवाहाची परवानगी देऊन रक्त आणि वंश यांचे मिश्रण होऊ दिले असते तर त्यापासून असा कोणता अपाय घडून आला असता माणूस आणि जनावर यांच्यात बराच मोठा फरक असल्यामुळे माणूस जनावरांपेक्षा भिन्न आहे याबद्दल कोणालाही संधी नाही म्हणूनच विज्ञान त्यांचे दोन वेगळे प्रकार मानते तथापि वंशाच्या शुद्धतेवर विश्वास ठेवणारे हे वैज्ञानिक सुद्धा वेगळे वंश म्हणजे माणसाचे वेगळे प्रकार आहेत असे सांगत नाही ते एकाच मनुष्य प्राण्याचे वेगवेगळे नमुने आहेत यामुळेच त्यांचा परस्परात सहयोग होऊ शकतो आणि त्यांच्यापासून निर्माण झालेली संतती नपुंसक न होता वंशवृद्धीस पात्र अशीच होते जाती संस्थेच्या रक्षणासाठी संततीशास्त्र आणि अनुवंशिकता यासंबंधी नेहमी बेफा मूर्खपणाची विधाने करण्यात येतात संततीशास्त्राच्या मूलभूत सिद्धांतानुसार जर जाती संस्था असती तर फारच थोड्या लोकांनी तिच्यासंबंधी आक्षेप घेतला असता कारण पती पत्नीचा उत्तम जोडा होऊन त्यामुळे उत्तम संतती निर्माण व्हावी या मताला आक्षेप घेणारे थोडेसे स्ोक निघतील परंतु जाती संस्था ही विघटनकारी संस्था आहे ती केवळ वेगवेगळ्या जातीतील लोकांना मिश्रविवाहास बंदी घालते ती एखाद्या जातीतील अनुरूप श्री पुरुषांना लग्नासाठी निवडण्याची विधायक पद्धती नव्हे जर जात ही मूलता संततीशास्त्रीय युक्ती असेल तर पोट जाती ही मूलता तशाच असल्या पाहिजेत परंतु पोट जातीचेही उगमस्थान संततीशास्त्रच आहे असे कोणी गंभीरपणे प्रतिपादू शकेल काय मला वाटते या मतासाठी कोणी युक्तिवाद करील तर अनेक कारणांनी ते मूर्खपणाचे ठरणार आहे जर एक जात म्हणजे एक वंश तर पोटजाती तुमच्या गृहीत प्रमेयाच्या विरोधी जाऊन एकाच वंशाचे उपविभाग पाडण्यास कारणीभूत होतात परिणामता पोट जातीमध्ये मिश्रभोजनावर आणि मिश्रविवाहावर जी बंधने आहेत ती रक्ताची आणि वंशाची शुद्धता राखण्यासाठी आहेत असे म्हणता येणे शक्य नाही जर पोड जाती मूलत संततीशास्त्रीय असू शकत नाहीत तर जाती जातीही मूलत सुप्रजनासाठी आहेत या प्रतिपादनात काही स्वारस्य उरत नाही उत्तम संततीच्या दृष्टीकोनातून जर जाती निर्माण झाल्या असतील तर मिश्रविवाहावर घातलेल्या बंदीचा अर्थ समजल्यासारखा आहे परंतु मिश्रभोजनाने काही रक्त बिघडत नाही आणि म्हणूनच वंशाच्या उन्नतीचे किंवा अवनतीचे ते कारण होऊ शकत नाही जातीचा उगम विज्ञानातून झाला नाही हेच यावरून दिसून येते आणि जे जातीला वैज्ञानिक उगम असल्याचे दाखविण्याचा प्रयत्न करतात हे वस्तू हा निखालसपणे विज्ञानविरोधी असलेल्या जातीला विज्ञानाचा आधार देण्याचा प्रयत्न करीत असतात आजसुद्धा जोपर्यंत निश्चितपणे अनुवंश्यकतेच्या नियमाचा शोध लागत नाही तोपर्यंत संततीशास्त्र आपल्याला प्रत्यक्ष व्यवहारात वापरता येणे शक्य नाहीत प्रोफेसर बेडसन आपल्या मेडेल्स प्रिन्सेस ऑफ हेरेटिडी या ग्रंथात म्हणतो वडिलांचे उच्च प्रकारचे मानसिक गुण मुलात उतरावेत म्हणून सल्ला देण्यासारखी कोणतीही एकमेव प्रेशनाची पद्धत आज उपलब्ध नाही मानसिक गुण आणि लक्षात घेण्याजोग्या शारीरिक शक्ती या दोघंचाही परिणाम इतर अनेक अज्ञात कारणामुळे जीव उत्पत्तीवर होत असतो केवळ एका उत्पत्ती तत्वाचा त्यावर परिणाम होतो असे नव्हे उगम संतती संततीशास्त्रात आहे असा युक्तिवाद करणे म्हणजे आजच्या विज्ञान्यांनाही ज्याचा असुजन शोध लागलेला नाही असे ज्ञान आजच्या हिंदूंच्या प्रुजांना होते असे प्रातिपादने होय फळावरून झाडाची योग्यता ठरवायची असते जर जात ही संततीशास्त्रीय युक्ती होती, संतती। होती। तर तिच्यामुळे निर्माण झालेली संतती कशी असायला हवी होती शारीरिक दृष्टीने पाहिले तर हिंदू तिसऱ्या दर्जाचे लोक आहेत ते ठेंगणे खुजे खुरडलेल्या बांध्याचे आणि कार्यक्षमतेची उणीव असलेले लोक आहेत हे असे एक राष्ट्र आहे की ज्यातील नऊ दशांश लोक सैनिकी पेशासाठी अपात्र आहेत यावरून हे दिसून येते की जाती पद्धती ही आधुनिक संततीशास्त्राचे मूर्तरूप नव्हे ज्यांना उच्च असा सामाजिक दर्जा लाभला होता अशा कुटील आणि स्वार्थी हिंदूंच्या उद्दामपणाचे जाती संस्था हो हे मूर्तरूप होय त्यांच्या दुष्ट हेतूलाच त्यांनी गोंडसरूप दिले आणि अधिकाराच्या जोरावर खालच्या दर्जाच्या लोकांवर त्यांचा अंमल बसविला जातीचा परिणाम आर्थिक क्षमत होत नाही जाती वंश सुधारणा करू शकत नाही वतीने तिन वंशात कसली सुधारणा केलेली नाही तथापि जातीने एक गोष्ट क्लि तिने हिंदुत पूर्णत बजबजपुरी आणि अनितीमत्ता मात्र निर्माण करून ठली सर्वात पहिली आणि महत्वाची लक्षात घ्याजोगी बाब म्हणजे हिंदू समाज ही एक भाकड कथा आह हिंदू ह नावसुद्धा परदेशीच आह एकतदशीयापासून आपण वेगळे आहोत हे दर्शविण्यासाठी महमदी लोकांनी एतदियांना दिल नाव हो मुसलमानांनी स्वाऱ्यांच्या पूर्वीच्या कोणत्याही संस्कृत साहित्यात तडळत नाही त्यांना त्या आपण एक संघ समाज असल्याची जाणीव नसल्यामुळे त्यांना अशा एका नावाची गरज वाटली नाही हिंदू समाज या नावाची वस्तूच कोठ अस्तित्वाची जाणीव आहा तिचे जीवन किंवा विनाश हा तिच्यापुरताच मर्यादित आह सर्व जाती मिळून एक संघसुद्धा तयार होऊ शकत नाही हिंदू मुसलमानात झालेल्या दंग्यांचे उदाहरण अपवादाखल सोडून दिले तर एका जातीचा दुसरीशी काही संबंध आहे हे भावनाच नाही इतर सर्व प्रसंगी प्रत्येक जात इतर जातीपासून स्वतःला वेगळे ठेवण्याचा प्रयत्न करते आणि इतरांसंबंधी तरतम भाव बाळगते प्रत्येक जात अंतर्गत भोजन आणि विवाह घडवून इतकेच नाही तर आपला भेदसूचक असा पोषकही नेमून देते परदेशी प्रवाशांचे मनोरंजन करणाऱ्या आपल्या इकडील स्त्रीपुरुषाच्या पोशाखांच्या अनंत पद्धतीपेक्षा चांगले दुसरे स्पष्टीकरण ते कोणते खरेच आदर्श हिंदू कोणाला म्हणावे तर जो इतरांमध्ये मिसळण्याचे सोडून उंदराप्रमाणे आपल्याच बिळात राहतो त्याला समाजशास्त्रज्ञ जिला स्वजाती संबंधाची जाणीव असे म्हणतात तिचा हिंदूमध्ये निखाल स्वभाव आहे हिंदुत्वासंबंधीची जाणीव कोणालाही नाही प्रत्येक हिंदूला जी काही एकत्वाची जाणीव आहे ती स्वतःच्या जातीसंबंधी आहे हिंदू हे एक समाज किंवा एक राष्ट्र नाही असे म्हणण्यात येते त्याचे कारण हे आहे तथापि काही भारतीय लोक असे आहेत की त्यांच्यातील देशभक्ती त्यांना भारत हे एक राष्ट्र नाही व तो केवळ विभिन्न लोकांचा एक जमाव आहे हे मत मान्य करण्यात येते त्यांचा असा आग्रह आहे की वरवर दिसणाऱ्या विभिन्नतेखाली हिंदू समाज मूलभूत एकत्व दिसून येते हिंदू समाजातील लोकांच्या सवयी रूढी श्रद्धा आणि विचार सर्व बरात खंडात सारख्या चढून येत असल्यामुळे इतरांपासून हिंदूचे पृथक करण सिद्ध होते असे, त्या असे त्यांचे म्हणणे आहे सवयी रुढश्रद्धा आणि विचारांचे साम्य आहे ही गोष्ट खरी पण त्यामुळे हिंदू हे एक राष्ट्र आहेत असा निष्कर्ष कोणालाही मान्य होऊ शकत नाही असे करणे म्हणजे एक राष्ट्र होण्यासाठी ज्या गोष्टींची आवश्यकता आहे त्यांच्याविषयी चुकीची समजूत असणे होय माणसे केवळ भौतिकदृष्ट्या सानिध्यात राहिल्यानंतर एक राष्ट्र होतीलच असे नाही त्याचप्रमाणे शेकडो मैल दूर राहिल्यामुळे एकाजाचे राष्ट्रीयत्व नष्ट होते हे म्हणणेही बरोबर नाही दुसरी गोष्ट म्हणजे सवयी रूढी श्रद्धा आणि विचारातील साम्य हे राष्ट्राच्या संघटनेस पर्याप्त नाही विटासारख्या वस्तू एकापासून दुसऱ्याजवळ दुसऱ्यापासून तिसऱ्याजवळ याप्रमाणे पुढे देता येतात त्याचप्रमाणे सवयी श्रद्धा रूढी आणि विचार एका जमावाजवळून दुसऱ्या जमावाकडे जाऊ शकतात त्यामुळे त्या दोघांमध्ये साम्य दिसू लागते संस्कृतीचा संसर्गामुळे विस्तार होतो यामुळे सानिध्यात राहत नसून सुद्धा विचार आणि सवयीचे साम्य अनेक पुरातन मानवसमूहात आढळून येते परंतु या साम्यामुळे त्या पुरातन मानवसमूहाचे एक राष्ट्र बनते हे कुणीही म्हणू शकणार नाही कारण काही बाबतीत साम्य असले म्हणजे ते राष्ट्र संघटनेस पुरेसे होत नाही सर्वसामान्य मालकीच्या काही वस्तू एखाद्या समाजात असल्या म्हणजेच तो समाज एकराष्ट्र होत असतो केवळसारख्या वस्तूजवळ असणे आणि सार्वजनिक मालकीच्या वस्तु असणे यात जमीन अस्मांचे अंतर आहे आणि एखादी वस्तू सर्वांच्या मालकीची करण्याचा एकमेव अर्ग म्हणजे त्यांचा परस्परात व्यवहार असला पाहिजे हेच दुसऱ्या पद्धतीने सांगायचे म्हणजे परस्परात संबंधासाठी मनुष्य दुसऱ्याच्या कृत्यांशी मिळती कृती करतो एवढेच पुरेसे होत नाही सारखी सारखी कृत्ये मनुष्यसमूहाला राष्ट्रीयत्वाच्या धाग्यात बांधण्यास अपुरी हिंदूतील वेगवेगळ्या जाती एकच सण पाळत असतात तथापि सारख्या सणांच्या पाळण्यामुळे हिंदू समाज एकसंग समाज होऊ शकत नाही या हेतूसाठी आवश्यक अशी कोणती गोष्ट असेल तर ती म्हणजे माणसाला एखाद्या कार्यामध्ये सर्वांच्या बरोबर भाग घेता आला पाहिजे म्हणजे सर्वांच्या मनात भावना असते तीच त्याच्यातही जागवली जाते एखाद्या व्यक्तीला सामाजिक कार्यात सहभागी होता आले म्हणजे त्या कार्यातील यश म्हणजे आपले यश त्यातील अपयश म्हणजे आपले अपयश असे त्याला वाटू लागते ही भावनास मनुष्यांना एका राष्ट्रीयत्वात बांधून ठेवण्यास खुरी कारणीभूत होते जाती संस्था अशा सर्वसामान्य कार्यास विरोध करते अशा रीतीने त्यांना एक राष्ट्र होण्यापासून वंचित करते व त्यांच्यात अस्मिता निर्माण होण्यात बांध घालते हिंदू लोक काही गटांना त्यांच्या पृथकवत्ताबद्दल समाजद्रोही म्हणून दोष देत असतात परंतु आपल्या जाती संस्थेचाच हा एक अतिवाईट समाजघातकी परिपाक आहे हे ते सोयीस्करपणे विसरतात ज्याप्रमाणे मागील महायुद्धात जर्मन लोक इंग्रजांच्या द्वेषाने भरलेली गाणी गात असते हिंदूंचे वाङ्मय जातीच्या वंशावळीने भरलेले आहे त्यात एका जातीची उपपत्ती अत्यंत श्रेष्ठ तर दुसऱ्या जातीची निर्मिती अत्यंत निकृष्ट अशी दाखविण्याचा प्रयत्न केलेला आहे या जातीच्या साहित्यापैकी सह्यादी खंड हे एक प्रसिद्ध उदाहरण होय परंतु ही समाजगातकी वृत्ती केवळ जातीपुरतीच मर्यादित राहिली नाही तो अधिक खोलवर शिरली आणि तिने पोटजातीतील व्यवहार सुद्धा विष काढून दिले माझ्यापर्तात गोलक ब्राह्मण देवरुखे ब्राह्मण कराडे ब्राह्मण पळशे ब्राह्मण आणि चितपावन ब्राह्मण हे सर्व आपण ब्राह्मणांचे उपविभाग असल्याचा दावा करतात परंतु त्यांच्यात परस्परात असलेली समाजविरोधी वृत्ती लक्षात घेण्याजोगी आहे ब्राह्मण ब्राह्मणेतरा इतकीच विषारी समाजघातकी वृत्ती त्यांच्यातही आहे यात या आश्चर्याची गोष्ट नाही कारण जेथे जेथे ब्राह्मण समोरला केवळ स्वतःचे असे स्वार्थ असतात तेथे तेथे समाजविरोधी वृत्ती आढळून येते त्यामुळे त्यांनी जे काही मिळविले असते त्याचे इतर गटापासून रक्षण करण्यासाठी परस्पर व्यवहाराचे दरवाजे त्यांना बंद करावे लागतात ही समाजविघातक वृत्ती आपल्या खास स्वार्थाच्या रक्षणाची वृत्ती निरनिराळ्या जातीत पृथकत्वामध्ये इतकी स्पष्ट दिसून येते की जणू काही ती पृथक राष्ट्रेच आहेत ब्राह्मणाची प्राथमिक कळकळ म्हणजे अब्राह्मणापासून आपल्या खास हितांचे रक्षण करणे आणि अब्राह्मणांची प्राथमिक काळजी आपल्या खास हिताचे इतर खालच्या जातीपासून रक्षण करण्याची असते अशा रीतीने हिंदू समाज म्हणजे केवळ जातींची प्रतवारी लावलेला समाज नव्हे तर तो अनेक शत्रुकटांचा समूह आहे प्रत्येक गट आपल्यासाठी आणि आपल्या स्वार्थी आदर्शासाठी जगतो याशिवाय जाती संस्थेचा आणखी एक शोचनीय विशेष आहे रोजेस आणि क्रॉमवेल यामधील युद्धामध्ये सध्याच्या इंग्रज लोकांची पूर्वज यानं त्या पक्षाची बाजू घेऊन परस्परात लढले परंतु त्याचे आजचे वंशजविरुद्ध बाजूने लढलेल्यांच्या वंशजाविषयी कसल्याही प्रकारचा वैर्भाव किंवा मनात बाळगत नाहीत वैमनसचा त्यांना विसर पडला परंतु पूर्वीच्या ब्राह्मणांनी शिवाजीसा जो अपमान केला त्याबद्दल आजचे ब्राह्मणेतर आजच्या त्यांच्या ब्राह्मण वंशजांना क्षमा करण्यास तयार नाहीत ब्राह्मणांच्या पूर्वजांनी पूर्वी कायस्थांची निंदा केली म्हणून आजच्या ब्राह्मणांना त्या कायस्थांचे वंशज कदापी क्षमा करणार नाहीत हा फरक कोणत्या गोष्टीचा परिणाम आहे जाती संस्थेचा हे उघड जात्या आहे जात्याभिमानानेपूर्वी जात जातीत झालेला कलह आजपर्यंत ताजा तवाना राखण्याची सेवा केली आणि एकसंगतेला बांध घातला बहिष्कृत आणि अंशता मागासवर्गासंबंधी चाललेल्या अलीकडे चर्चेने आपले लक्ष ज्यांना आदिवासी भारतीय म्हणण्यात येते त्यांच्या स्थितीकडे वेधून घेण्याचे महत्वाचे कार्य केले आहे त्यांची संख्या तेरा लाख तरी निश्चितच असली पाहिजे त्यांना भारताच्या नवीन राज्यघटनेस स्थान असणे योग्य की अयोग्य हा प्रश्न बाजूला ठेवला तरी आपली संस्कृती हजारो वर्षाची जुनी असल्याचा दावा करणाऱ्या भारतात अजूनही अत्यंत पुरातन अशा असंस्कृत स्थितीत हे आदिवासी राहत आहेत ही वस्तुस्थिती आहे ते केवळ मागासलेले आहेत एवढेच नाही तर त्यातील काहींना अजूनही असे धंदे करावे लागतात की त्यामुळे त्यांचे गुन्हागार म्हणून एक वेगळा वर्ग करण्यात आला सुसंस्कृत लोकात राहणारे हे तेरा लाख लोक अजून सुद्धा रानटी स्थितीत राहतात आणि वंश परंपरागत घरांचे जीवन जगत आहेत परंतु हिंदूंना याची कधी लाज वाटली नाही हे असे दृश्य आहे की ज्याला जगाच्या पाठीवर तोंड नाही या अशा लज्जास्पद गोष्टीचे कारण काय या आदिवासींना सुधारण्याचा प्रयत्न का करण्यात आला नाही त्यांना सन्मानिय जीवनाचा मार्ग का दाखविण्यात आला नाही त्यांच्या या रानटी अवस्थेबद्दल ते बौद्धिकदृष्ट्या जड असण्याचे कारण बहुत करून हिंदू देतील आदिवासींना औषधी मदत देऊन त्यांच्यातील चालीरीती सुधारून त्यांना सुलभ्य करण्याचा हिंदूंनी प्रयत्न केला नाही हा आक्षेप हिंदू बौद्ध मान्य करणार नाहीत परंतु समजा की ख्रिस्ती मिशन याप्रमाणे एखाद्या हिंदूला त्यांना सुधारण्याची इच्छा झाली असती तर तोही सुधारणा करू शकला असता काय याची नकरार्थी बाजू मी आपणापुढे विचारार्थ ठेवतो हो आदिवासींना सुधारणे म्हणजे त्यांच्यात राहून त्यांचा आपणामध्ये समावेश करून थोडक्यात त्यांच्यावर प्रेम करून त्यांच्यात मित्रत्वाची भावना निर्माण करणे हे एखाद्या हिंदूला कसे शक्य आहे आपली जात वाचविण्यासंबंधी तो जन्मभर चिंतातूर असतो जात हे त्याचे अमूल्यधन असून वाटेल ती किंमत मोजून ती त्याने वाचवलीच पाहिजे वैदिक काळातील अत्यंत घृणास्पद अनाऱ्याचे वंशज असलेल्या आदिवासी लोकांशी संबंध प्रस्थापित करून आपली जात घालण्यास तो कदापि होकार देणार नाही या पद्धतरीत लोकांविषयीची कर्तव्यभावना हिंदूला शिकविल्या जाऊ शकत नाही असा याचा अर्थ नाही परंतु आपली जात वाचविणाऱ्या खटाटोपात असलेल्या हिंदूंमध्ये कितीही भावना असली तरी आपले कर्तव्य पार पाडण्यास तो समर्थ ठरू शकत नाही हीच मुख्य अडचण आहे म्हणूनच आजपर्यंत सुसंस्कृत समाजामध्ये राहून सुद्धा हिंदूंनी रानटी लोकांना रानटीच राहू दिले व त्यांच्याबद्दल कोणालाच लाश शरम किंवा पश्चाताप वाटत नाही याचे खरेखुरे कारण जात हेच होय हे आदिवासी म्हणजे भारताला असलेल्या धोक्याचा सुप्त प्रवाह आहे हे अजून हिंदूंनी ओळखले नाही जर हे लोक ते जसे त्याच जसे रानटी अवस्थेत राहिले तर त्यांच्यापासून हिंदूंना फारसा धोका संभवत नाही परंतु अहिंदू लोकांनी जर का त्यांच्या सुधारणा घडवून आणली व त्यांना आपल्या धर्माची दीक्षा दिली तर ते हिंदूंची शत्रुसेना भक्कमपणे वाढवतील असे घडून आले तर हिंदूंना स्वतःचे व आपल्या जाती संस्थेचेच आभार मानावे लागतील रानटी लोकांची सुधारणा करून माणुसकीचे कृत्य करण्याचा काहीही प्रयत्न केला नाही हे तर खरेच पण हे प्रकरण एवढ्यावरच थांबत नाही हिंदू धर्माच्या सावडाखाली राहणाऱ्या अनेक खालच्या जातीच्या लोकांना आपल्याबरोबर सांस्कृतिक दर्जा प्राप्त होऊ नये म्हणून उच्च जातीच्या हिंदूंनी मुद्दाम अडथळे निर्माण केले मी येथे दोन उदाहरणे देतो एक सोनारांचे आणि दुसरे पाठारे प्रभू लोकांचे या दोनही जाती महाराष्ट्रात सुपरिचित आहेत इतर जातीप्रमाणेच आपला सामाजिक दर्जा वाढावा म्हणून ब्राह्मणाचे काही रीतीरिवाज आत्मसात करण्याचा प्रयत्न या दोन जाती करीत होत्या सोनार स्वतःला दैवज्य ब्राह्मण म्हणून घेत ब्राह्मणाप्रमाणे मागच्या कसोट्याला चिन्या घालून धोतर नसते आणि नमस्कार हा शब्द आदरचित्त्यासाठी वापरीत धोत्राच्या बापच्या कासोट्याला चिन्या मारणे आणि ब्राह्मणापुरताच मर्यादित नमस्काराचे अनुकरण करून सोनाराने ब्राह्मणाप्रमाणे तोऱ्याने जावे हे ब्राह्मणांना आवडले नाही ब्राह्मणांच्या चालिरीती आत्मसात करण्याचा हा सोनाऱ्यांचा प्रयत्न पेशव्यांच्या अधिकाराखाली यशस्वीपणे चिरडून टाकण्यात आला एवढेच नाही तर मुंबईमध्ये ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना झाल्यावर तिच्या अध्यक्षांना मुंबईतील विरुद्ध तसा बंदी हुकूम काढण्यास त्यांनी भाग पाडले एकेकाळी पाठारे प्रभू जातीत विधवांचा पुनर्विवाह करण्याची रूढी होती परंतु विशेषतः ब्राह्मणामधील रुढीच्या हे विरुद्ध असल्यामुळे काही सभासदांना विधवांचा पुनर्विवाह हि जातीचा सा सामाजिक दर्जा खालावण्याचं कारण आहे असं वाटू लागले आपल्या जातीचा सा समाजामध्ये सामाजिक दर्जा वाढावा म्हणून त्यांच्या जातीत रूढ असलिली विधवा विवाहाची रुढी बंद करण्याचा प्रयत्न चातुर्वर्ण्य काही नवीन नाही तो वेदा इतकाच जुना आहे आर्य समाजिष्ट लोक चातुर्वर्ण्याचा प्रथम विचार करण्याबद्दल आपणाला आग्रह का करतात याचेही एक कारण आहे भूतकाळातील एक समाज संघटनेची पद्धती या दृष्टी पाहिले तर ती एक संपून गेलेली व अपयशी पद्धती आहे कितीतरी वेळा ब्राह्मणांनी क्षत्रियांचा निपात व असंख्य वेळा क्षत्रियांनी ब्राह्मणांचा निपात करण्याचा प्रयत्न केला क्षत्रियांमधल युद्धाच्या प्रसंगांनी महाभारत व पुराणे भरलेली आह ब्राह्मण व क्षत्रिय रस्त्यात भिणी कोणाला प्रथम नमस्कार करावा कोणी कोणाला प्रथम रस्ता द्यावा इत्यादी क्षुद्र प्रशावरून सुद्धा त्यांची वाढणे झालिहत् ब्राह्मण आणि क्षत्रिय हेच केवळ परस्परांच्या डोळ्यात खुपत होत असे नव्व तर क्षत्रियही अत्यंत जुलमी झाल होत बिचारे बहुसंख्य लोक तर आधीच शास्त्रविन असल्यामुळे या जुलमातून सुटका व्हावी म्हणून सर्व शक्तिमान हात जोडत होतं भागवत पुरांत स्पष्टपणे सांगते की एक पवित्र कृत्य करण्यासाठी कृष्णाला अवतार घ्यावा लागला व ते पवित्र कृत्य कोणते म्हणाल तर क्षत्रियांचा निपात करण्याचे निरनिराळ्या वर्णातील शत्रुत्वाची व हेव्या ही उदाहरणे पाहून हिंदू समाजाची चातुर्वर्णाच्या आदर्शाप्रमाणे पुनर्रचना करण्याचे किंवा एक समाज पद्धत म्हणून पुढे मांडण्याचे समर्थन कोणी कसे करू शकेल हेच काही कळत नाही तुमच्या आदर्शाशी शत्रुत्व बाळगणाऱ्या व तुम्हामध्ये सामील न होणाऱ्या लोकांचा मी आतापर्यंत समाचार घेतला तुम्हामध्ये नसणारे पण तुम्हाला विरोधीही नसलेले काही लोक दिसून येतात त्यांच्या मतांचाही मला विचार करावायस हवा अधिक विचार करता मी अशा निष्कर्षावर आलो की त्यांचाही दोन कारणासाठी विचार करणे आवश्यक आहे जाती समस्येसंबंधीची त्यांची वृत्ती केवळ तटस्थांचीच नव्हे तर शस्त्रसज्ञ तटस्थांची आहे हे एक कारण व दुसरे म्हणजे ते लक्षात घेण्याजोग्या लोकांचे बहधा प्रतिनिधी असतात यांच्यापैकी एक टोळके असे आहे की त्यांना हिंदूच्या वा, जाती पद्धतीत विशेष किंवा किळसवाणे असे काही दिसत नाही असे लोक हिंदू मुसलमान शीख व ख्रिश्चन यांच्यातील उदाहरणे देऊन त्यांच्या ते जातीभेद आहेत हे दाखवून समाधान पावतात हा प्रश्न विचारात घेताना तुम्ही प्रारंभीस कबूल केले पाहिजे की जगाच्या पाठीवर कोठेही मानव समाज एकरूप नाही नेहमीच अनेक वचनी आहे उद्योगाच्या जगात व्यक्तीही एक सीमा असून समाजही दुसरी सीमा होय या दोहोंच्यामध्ये कमी अधिक कार्यक्षम असणाऱ्या कुटुंब मैत्री सहकारी संस्था व्यापारी संघटना राजकीय पक्ष चोरांच्या व लुटारूंच्या टोळ्या इत्यादी अनेक प्रकारच्या संस्थांची व्यवस्था असते हे लहान समूह बहुदा मजबूतपणे एकजीव झालेले असतात व बहुदा जातीप्रमाणेच फटकून वागणारे असतात त्यांचे नियम अत्यंत संकुचित व कडक आणि बहुदा समाजविभागात असतात युरोपातील तसेच आशियातील प्रत्येक समाजाच्या बाबतीत हे सत्य आहे परंतु एखादा समाज आदर्श समाज आहे की नाही हे ठरविण्यासाठी त्या समाजात अशा संस्था समाज आहेत की नाही हा प्रश्न महत्वाचा नाही कारण अशा संस्था प्रत्येक समाजात असतात म्हणून आदर्श समाज ठरवित असताना विचारात घेण्याजोगे प्रश्न म्हणजे ज्या संस्थांमध्ये लोक जाणीवपूर्वक भाग घेतात अशा संस्थांचे हीच संबंध विभिन्न व अनेक आहेत की नाही एका संस्थेचा इतर प्रकारच्या संस्थांशी मुक्तपूर्णता संबंध आहे किंवा कसे हे गट आणि वर्ग यांना जोडून एकत्र करणाऱ्या समाजातील शक्तीपेक्षा त्यांना विभक्त करणारी शक्ती मोठी आहे काय या गटातील समूह जीवनाला सामाजिकदृष्ट्या काय महत्व आहे त्या, त्या गटाचा विभक्तपणा रूढीमुळे व सोयीसाठी आहे की धर्मामुळे आहे या प्रश्नांच्या संदर्भात अहिंदू समाजातील जाती व हिंदू समाजातील जाती या एकच आहेत काय याचा कोणालाही निर्णय घ्यावा लागेल व दुसरीकडे हिंदूतील जातींना लावून पाहिले तर अहिंदूतील जाती हिंदूतील जातीपेक्षा मूलता वेगळ्या आहेत असे तुम्हाला आढळून येईल सर्व हिंदूंना एकत्रित करीत अशी बंधने हिंदूत अस्तित्वातच नाही, तर अहिंदूमध्ये त्यांना एकत्रित करणारी अनेक बंधने आहेत एखाद्या समाजाची शक्ती त्यामध्ये असलेल्या परस्परांशी संबंध वाढविण्याच्या गोष्टीमुळे वेगवेगळ्या गटांमध्ये असलेल्या परस्परांशी सहकार्याची शक्यता असल्यामुळे वाढत असते यालाच कालाईल सेंद्रियसूत्र म्हणजे विघटनकारी तत्वांना एकत्वामध्ये बांधणारे लवचिक सूत्र असे म्हणतो जातीमुळे निर्माण झालेल्या विघटनाला प्रतिकारक अशी घटनात्मक शक्ती हिंदू मध नाही पण अहिंदूमध्यना एकत्र बांधणारी अशी अनेक केंद्रीय सूत्रे आहेत पुन्हा आणखी एक खुणगाट मनात बांधून ठवली पाहिजे की हिंदूप्रमाणे अहिंदूमध सुद्धा जाती असल्या तरी हिंदूतील जातीसारख्या अहिंदूतील जातीला सामाजिक अर्थ नाही एखाद्या मुसलमानाला किंवा शिखाला तू कोण आहेस असे विचारा तो शीख किंवा मुसलमान आहे असेच उत्तर देईल त्याला एखादी जात असली तरी तो सांगणार नाही आणि त्याच्या उत्तराने तुमचही समाधान होत तो मुसल्मान आहे हे ऐकून तुम्ही आणखी पुढे जाऊन तो शिया की सुनी शेख की सय्यद आणि खाटी की पिंजारी असे विचारित नाही त्याने तुम्हाला शीख असल्याचे सांगितले तर तुम्ही जाट की रोडा मजबी की रामदासी असे त्याला विचारत बसत नाही परंतु एखाद्याने तो हिंदू असल्याचे सांगितले तर तुमचे मुळीच समाधान होत नाही त्याच्या जातीची चौकशी करणे तुम्हाला भाग आहे असे का कारण हिंदूंच्या बाबतीत जात विचारणे इतके आवश्यक आहे की ती माहीत असल्याशिवाय तो कोणत्या प्रकारचा प्राणी आहे याबद्दल तुम्हाला खात्री वाटत नाही हिंदूतील जात मर्यादेचे उल्लंघन करण्याचा परिणाम जर तुम्ही लक्षात घेतला तर हिंदूतील जातींना असलेले सामाजिक महत्व अहिंदूतील खात्री वाटत नाही हिंदूतील जात मर्यादेचे उल्लंघन करण्याचा परिणाम जर तुम्ही लक्षात घेतला तर हिंदूतील जातींना असलेले सामाजिक महत्व अहिंदूतील जातींना नाही हे अधिक स्पष्ट होईल मुसलमानात व शिखात जाती आहेत परंतु एखाद्याने त्याच्या जातीचे नियम मोडले तशीक शीख किंवा मुसलमान त्यांच्यावर बहिष्कार टाकत नाही खरोखरच जाती बहिष्कार ही गोष्ट शीख आणि मुसलमानांच्या ध्यानी मनी ही नाही परंतु हिंदूंच्या बाबतीत मात्र वेगळी गोष्ट आहे एखाद्याने जात मर्यादात तोडली तर तो हिंदू निश्चितच त्याच्यावर जात बहिष्कार घालतात हिंदू आणि अहिंदूमध्ये असलेल्या जातींना अभिप्रेत असलेले सामाजिक महत्व यावरून दिसून येते भिन्नतेचा हा दुसरा मुद्दा झाला परंतु यापेक्षाही महत्वाचा आणखी तिसरा मुद्दा आहे अहिंदूतील जातींना धार्मिक अधिष्ठान नाही पण हिंदूतील जातींना निखालसपणे ते अधिष्ठान आहे अहिंदूमध्ये जात ही केवळ एक प्रथा आहे ती पवित्र संस्था नव्हे ते तिचे संघटन वाढवित नाहीत त्यांच्या दृष्टीने तो केवळ जुन्यांचा अवशेष असते जात हे एक धर्ममत आहे असे ते मानत नाहीत पण हिंदूंचा धर्म एक पवित्र कर्तव्य म्हणून हिंदूंना जातींचे विभक्तीकरण व पृथकरण करण्यास भाग पडतो परंतु अहिंदूंना त्याचा धर्म असे करण्यास भाग पाडत नाही पण हिंदूंचा धर्म एक पवित्र कर्तव्य म्हणून हिंदूंना जातींचे विभक्तीकरण व पृथककरण करण्यास भाग पाडतो परंतु अहिंदूंना त्याचा धर्म असे करण्यास भाग पाडत नाही हिंदूंनी जाती मोडण्याचा जर विचार केला तर त्याचा धर्म त्यांच्या मार्गात आणतो पण अहिंदूंच्या बाबतीत तसे नाही म्हणूनच अहिंदू लोकांच्या जीवनात जातीचे महत्व किती व जातीची भावना नरम करून टाकणारे व सामाजिक एकतेची भावना निर्माण करणारे त्यांच्यात असलेले सेंद्रिय सूत्र इत्यादी गोष्टींची माहिती करून घेण्याची काळजी न करता केवळ अहिंदुती जाती आहेत असे म्हणून समाधान पावण्याची वृत्ती हा एक भयानक भ्रम जितक्या लवकर बरा होईल तितके सोयीस्कर होईल